वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग चौसष्टावा असे काकूतचे शत्रुघ्नाला सांगून आणि त्याची पुन्हा पुन्हा स्थिती करून राम पुन्हा त्याला म्हणाला नरश्रेष्ठा हे चार सहस्त्र घोडे आणि दोन सहस्त्र रथ शंभर उत्तम हत्ती शिबिरात नाना प्रकारच्या विक्रीच्या वस्तूंनी शोभणाऱ्या बाजार रांगा लावणारेही तुमच्यासोबत जाऊ देत तसेच नट नर्तकही असू देत नरश्रेष्ठा रुपयाची आणि सोन्याची नाणी दहा लाख घेऊन ते धन वाहून नेणारही पुरेसे तुझ्या बरोबर जाऊ दे तुझ्या बरोबर आज्ञेत वागणारे सैन्य घेऊन जा त्यांच्याशी सुख संवाद करून आणि त्यांना धन देऊन त्यांचे रंजन कर अशा ठिकाणी प्रेम करणारा सेवक वर्ग जितका दृढपणे राहतो तितक्या दृढपणे राघवा संपत्ती भार्या किंवा आपत वर्ग राहत नाही या करता प्रसन्न मन असलेल्या सैनिकाने युक्त अशी मोठी सेना आपल्याबरोबर ठेवून तू एकटा हाती धनुष्य घेऊन मधुवनात जा मधुदा पुत्र लवण तू युद्ध करण्याच्या इच्छेने आला आहेस याविषयी ज्या प्रकारे अज्ञात राहील अशा प्रकारे निर्भयपणे जा पुरुषश्रेष्ठा दुसऱ्या कोणत्याही प्रकारे त्याचा मृत्यू नाही त्याच्या भेटीला जो जाईल तो लवणाकडूनच मारला जाण्याचा संभव आहे आणि उन्हाळा थोडा राहिला असतानाच गंगा पात्र तरून जावे सर्व सैन्याला नदी तीरावर व्यवस्थितपणे स्थापून तू आपले धनुष्य घेऊन त्वरेने पुढे जा रामान असे सांगितल्यावर शत्रुघ्नाने महाबरा ठिकठिकाणी आपल्याला बाधार होऊ न देता थांबायचे आहे अशी त्यांना आज्ञा देऊन आणि मोठे सैन्य जमा करून त्याने कौशल्या सुमित्रा आणि कैकी यांना अभिवादन केले रामाला प्रदक्षिणा करून आणि मस्तक लावून प्रणाम करून लक्ष्मणाला आणि भरताला हात जोडून प्रणाम करून आणि पुरोहित वशिष्ठांना प्रणाम करून तो संयमपूर्वक स्वतःला स्वाधीन राखणारा शत्रुहंता व शत्रूला पीडा करणारा महाबलवान शत्रुघ्न रामाचे अनुज्ञान घेऊन आणि प्रदक्षिणा करून निघाला मोठे हत्ती उत्तम उत्तम घोडे याने भरपूर असलेली सेना तयार करून आणि तिला पुढे जायला लावून तो रघुवंशाची वृद्धी करणारा आणि सेवकांसह असलेला शत्रुघ्न राजाच्या जवळ निघाला उत्तरखंडाचा चौसष्टावा सर्ग समाप्त